ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेन व्हा अध्यायी सहावा पुतना उद्धार शुकाचार्य म्हणतात नंद मथुरेहून निघाले तेव्हा वाटेत विचार करू लागले की वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही म्हणून संकट येईल या भीतीने ती मनोमन भगवंतांना शरण गेले पुतना नावाची एक अत्यंत क्रूर राक्षसी होती लहान मुलांना मारणे एवढे एकच तिचे काम होते कंसाच्या आज्ञेवरून ती नगरे गावी आणि गवड्यांच्या वस्त्यामध्ये लहान मुले मारण्यासाठी फिरत असे आकाश मार्गाने जाऊ शकणारी ती पुतणा इच्छेनुसार रुपे धारण करीत होते एके दिवशी नंदाच्या गोपुळाजवळ येऊन मायेने स्वतःला एक सुंदर तरुणी बनून ती गोपुळात शिरली तिने आंबाड्यावर मोघऱ्याची वेणी माळली होती सुंदर वस्त्रे परिधान केली होती जेव्हा तिची कर्णफुले हलत असत तेव्हा त्यांच्या चमकण्याने तोंडावर आलेले तिचे कुरळे केस शोभिवंत दिसत होते तिचे नितंबानी स्तन उभार होते तर कंबर बारीक होती, आपले मधुर हास्य आणि कटाक्षांनी ती व्रज वाशियांचे चित्त वेधून घेत होती। हातात कमळ घेऊन येणाऱ्या त्या रोकुवती रमणीला पाहून गोपींना वाटले की जणू स्वतः लक्ष्मीच आपल्या पतीचे दर्शन घेण्यासाठी आले आहे बालग्रहासारखी ती इकडे तिकडे लहान मुलांना शोधित सहजपणे नंदाच्या घरात शिरले तिथे दुष्टांचे काळ बालक श्रीकृष्ण पाळण्यात झोपलेले तिने पाहिले परंतु राखेच्या ढिगात लपलेला अग्नी त्याचप्रमाणे त्यावेळी त्यांनी आपले प्रचंड तेज लपून ठेवले होते चराचराचा आत्मा असणाऱ्या त्यांनी लहान मुलांना मारणारा हा ग्रह आहे हे जाणून आपले डोळे बंद केले जसे एखाद्याने नकळत झोपलेल्या सापाला दोरी समजून उचलून घ्यावी त्याचप्रमाणे आपल्या काळरूप श्रीकृष्णांना पुतने उचलून मांडीवर घेतले मखमली म्यानात लपवलेल्या तीक्ष्ण धारेच्या तलवारीप्रमाणे पुतनेचे हृदय क्रूर होते परंतु वरवर मात्र ती अत्यंत मधुर व्यवहार करीत होती रोहिणीने आणि यशोदेने तिला पाहिले पण तिच्या सौंदर्य प्रभावाने हतप्रभ होऊन स्तब्धपणे त्या तिला पाहतच राहिल्या इकडे तिने त्या बालकाला भयंकर मांडीवर घेऊन त्याच्या तोंडात आपला स्तन दिला त्या स्तनाला अतिशय भयंकरांनी कोणत्याही प्रकारे न पचू शकणारे हे विष लावलेले तेव्हा भगवंतानी रागाने दोन्ही हातांनी तिचा स्तन जोरात दाबून तिच्या प्राणासह तिचे दूध प्राशीन केले तिची सर्व मर्मस्थानी खिळखिळी झाली अरे सोड सोड पुरेकर असे ओरडत वारंवार आपले हातपाय आपतीत ते रडू लागले तिने डोले फिर तिचे शरीर घाने थपथबले तिव्या महाभयंकर आक्रोशा डोंगरास पृथ्वी अंतरिक्ष डगमगू लगे सत ही पाता दिशा दुमदुमन गजा कोसलतुष्क परीक्षिता अशा प्रकार पुतने के स्तना इतक वेदना कि गतप्राणी मूल रूपा प्रकट केस विस्कटलेन्द्रा वज्रा घायाल होत्र जसा पड़ा होता तीच तीसुद्धा बाहेर गोठ्यात हातपाय पसरून पडली राजेंद्र पुतनेच्या शरीराने खाली पडता पडता सुद्धा सहा कोस अंतरातील तीक्ष्ण आणि भयंकर दाढा असलेले होते तिच्या नाकुड्या डोंगरातील गुहेप्रमाणे खोल होत्या आणि स्तन पहाडावरून निखळलेल्या कड्याप्रमाणे होते लाल लाल केस चारी बाजूला विस्कटून पसरले होते डोळे अंधाऱ्या विहिरीप्रमाणे खोल नितंब नदीच्या उंच किनाऱ्याप्रमाणे भयंकर हात जांघा आणि पाय नदीच्या फुलाप्रमाणे वाटत होते तसेच पोट पाणी नसलेल्या डोहाप्रमाणे दिसत होती। पुतनेचे ते शरीर पाहून गवळे आणि गोपी भयभीत झाले तिची भयंकर किंकाळी ऐकून त्यांचे हृदय कान आणि डोके अगोदरच फुटल्यासारखे झाले होते जेव्हा गोपीने पाहिले की बाल श्रीकृष्ण निर्भयपणे तिच्या छातीवर खेळत आहेत तेव्हा अत्यंत घाबरून लगबगिने तिथे जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना उचलून घेतले यानंतर यशोदा आणि रोहिणीसह गोपींनी गायीचे सेपूट अंगावर फिरवणे इत्यादी उपायांनी त्या बाळाचे सर्व प्रकारे रक्षण केले त्यांनी प्रथम त्याला गोमूत्राने स्थान घातले नंतर सर्व अंगाला गायीच्या अंगावरील धूळ लावली आणि त्यानंतर बाराही अंगांना भगवंताच्या नामानी शेण लावून पीडाशमन केले त्यानंतर गोपींनी आचमन करून अंगन्यास आणि करन्यास केले तसेच बालकाच्या अंगावर बीजन्यास केली गोपी म्हणू लागल्या अजन्मय भगवान तुझ्या पायांचे मणिमान गुडघ्यांचे अच्युत कमरेचे पोटाचे केशव हृदयाचे ईश वक्षस्थळाचे सूर्यकं विष्णू हातांचे उरुक्रम तोंडाचे आणि ईश्वर मस्तकाचे रक्षण करत तुझ्या रक्षणासाठी चक्रधर भगवान तुझ्या पुढे राहोत गदाधारी श्रीहरी पाठीमागी धनुष्यानी खडग धारण करणारे भगवान मधुसूदन आणि अजन दोघे दोन बाजूंना शंखधारी उरुगाई चारी उपेंद्र वर गरुड पृथ्वीवर आणि भगवान परमपुरुष तुझ्या सर्व बाजूने रक्षणासाठी राहोत ऋषिकेश इंद्रियांचे आणि नारायण प्राणांचे रक्षण करोत श्वेतदीपाचे अधिपती चित्ताचे आणि योगेश्वर मनाचे रक्षण करोत प्रश्नी गर्भ तुझ्या बुद्धीचे आणि परमात्मा भगवान तुझ्या अहंकाराचे रक्षण करोत खेळताना गोविंद रक्षण करोत निद्रेच्या वेळी माधव रक्षण करोत चालताना वैकुंठ आणि वस्तेच्या वेळी श्रीपती तुझे रक्षण करोत सर्व ग्रहभित करतेक्षिनी कुमांडा प्रेत पिशाच यक्ष रायक कोटरा रेवती ज्येष्ठा पुतना मातृका इत्यादि शरीर प्राण तसेज इंद्रिया कर इत्यादि रोग स्वप्न पहले महान उत्पाद वृद्धग्रह और बाह इत्यादी सर्व अनिष्ट घटक भगवान विष्णूंच्या नावाचा उच्चार केले आणि भयभीत होऊन नष्ट होऊन जावं शुकाचार्य म्हणाला अशा प्रकारे प्रेम करणाऱ्या गोपींनी रक्षा मंत्र म्हटल्यावर यशोदेने आपल्या मुलाला दूध पाजून पाळण्यात निजवले त्याचवेळी नंद वगैरे गोप मथुर गोकुळात पोहोचले तेव्हा पुतनेचे ते भयंकर शरीर पाहून ते चकित झाले ते म्हणू लागले वसुदेवाच्या रूपात निश्चितच कोण्या ऋषीने जन्म घेतला असेल किंवा हेही शक्य आहे की वसुदेव पूर्वजन्मीचे कोणी योगेश्वर असतील कारण ते जसे म्हणाले होते तसेच संकट येथे दिसून आले तोपर्यंत वज्रवासिनी कुऱ्हाडीनी पुतनेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि लांब नेऊन एकेकावयू चितेवर ठेवून जाळून टाकले कृष्णाने दूध प्याल्यामुळे ज्याची सर्व पापे तत्काळ नष्ट झाली असा तो तिचा ध्येह जळत असता त्यातून धुपासारखा सुगंधी धूर निघू लागला पुतना एक राक्षसी होती लोकांच्या लहान मुलांना मारणे आणि त्यांचे रक्त पिणे हेच तिचे काम होते श्री सुद्धा तिने मारून टाकण्याच्या इच्छेनेच स्तनपान कर तरी सुद्धा तिला सद्गती मिळाली तर मग जे परमात्मा श्रीकृष्णांना श्रद्धा आणि भक्तीने मातेप्रमाणे प्रेमपूर्वक अतिशय प्रिय असणारी वस्तू समर्पित करतात त्यांच्यासंबंधी काय बोलावे सर्वांना वंदनीय असणाऱ्या ब्रह्मदेवादी देवांना सुद्धा वंदनीय आणि भक्तांच्या हृदयातील ठेवा असणाऱ्या चरणानी पुतनेचे शरीर दाबून भगवंतानी तिचे स्तनपान केले होते जरी ती राक्षसी होती तरीसुद्धा मातेला मिळणारी स्वर्ग तिला मिळाली तर मग ज्यांच्या स्तनांचे दूध भगवंत प्रेमाने प्याले त्या गाई माता गोष का पुत्र प्रेमा ने अपन हूँ पधरनारे जूध भगवंत भरपूर प्याले भगवान देवकीनंदना सर्व का दिले। राजन ज्यादा गोपी व गाई नित्य भगवान श्रीकृष्णा अपने पुत्रा रूप हो अज्ञान जनित संसार चक्र कभी अड़कू शकत नहीं नंद वगैरह गोपाना जेव चित्ते धोरा चुगंध यू लगला हा सुगंध कुठून येत आहे असे म्हणत ते वज्रामध्ये पोहोचले तिथे गोपांनी त्यांना पुतनेच्या येण्यापासून ते मरेपर्यंत सर्व व्रतांत सांगितलं पुतनेचा मृत्यू आणि श्रीकृष्णाचे सुखरूप असणे हे ऐकून ते लोक अतिशय आश्चर्यचकित झाले परीक्षिता मृत्यूच्या तावडीतून सुटून आलेल्या आपल्या मोलाला उदारनंदाने उचलून घेतले आणि वारंवार त्याचे मस्तक हुंगून ते अतिशय आनंदित झाले हा पुतनामोक्ष भगवान श्रीकृष्णांची अद्भुत बाल आहे जो मनुष्य श्रद्धे ने यह करतो करते भगवान श्रीकृष्णाबदल प्रेम वाटू लगते यहाय समाप्त भगवान होगवान श्रीकृष्णार्पण बचतों